श्रीपादशी -श्री वल्लभ न हरी दत्ता तेया दिगंग वासुदेवांद सरस्वती सर्वे ना पाठ पाच श्रीपादशे वल्लभ न हरी सरस्वती सर्वे ना अध्याय अठरावा श्री गुरुदत्तात्रेयाय नम दीपकाने गुरुंना विचारले जमदग्नी ऋषी कोण रेणुका विष्णूची माता कशी झाली विष्णूने स्वत अवतरुण अर्जुनाशी का व कसा संग्राम केला द्विजरूप का धरले व स्वतःच्या भक्ताला का मारले हे सर्व सविस्तर सांगा शिष्याचे हे प्रश्न ऐकून वेदधर्माषींना आनंद झाला शिष्याला ते म्हणाले मी साध्यंत सांगतो ते सावधानपणे ऐक जन्मात देवाचे नाव घेतले नसले तरी संकट येताच मी तुझा म्हणून जो एकदाच शरण येतो त्याला सुद्धा देव अभय देतो अर्जुन तर दत्ताचा निस्सिम होता त्याला दत्त कसा टाकील बरी जीवनमुक्त अर्जुन श्री दत्तापाशी येऊन हात जोडून म्हणाला की माझी हत्या तुम्ही करा क्षत्रियाचा पवित्र देह धारा पडावा हे योग्य हे कार्य देवालाही साध्य होणार नाही मग मानवाचा काय पाड हातर योगी श्रेष्ठ आणि प्रतापी ह्याला मारील असा वरिष्ठ योद्धा ब्रह्मांड शोधूनही दिसणार नाही देव अर्जुनाला म्हणाला मी तुझा प्रतिपाळ केला आहे ह्या हाताने तुला मारण्यास मन तयार होईल काय त्यावर अर्जुनाने उपाय सुचविला तो म्हणाला हे तुला रुचत नसेल निदान हिनाच्या हातून किंवा रोगाधिकांनी मृत्यू न यावा तुमच्यासारख्या वरिष्ठांच्या हातून तु अंतकाल यावा असा वर राजाने मागितला त्याप्रमाणे देवाला ते पसंत पडले हे वरदान लक्षात ठेवून देवांनी प्रार्थना करताच त्या मधुवैरीने स्वत अवतार धरला तो ख्याताधिक अशा ब्राह्मणाघरी धरला यात ईश्वराचा काय दोष आहे त्याच्या मनात रोष असतो काय प्रलयकाली जो निशेष संहार करतो त्यानेच भक्ताच्या इच्छेने वेश धरला जो ईश्वर स्वतःच्या हाताने उत्पत्ती स्थिती व लय करतो तो आपल्यावर काही दोष घेत नाही अगदी उदासीनापणे वागतो तो जनार्दन आहे बालकाप्रमाणे ही त्याची क्रीडा चालली आहे तो नित्यमुक्त असून कोणतेही बंधन त्याला येत नाही या भूमीवर जे जे उत्पन्न होते त्याच्याबरोबरच मृत्यू असतो केवळ शरीर पडले तर जीवाला काय विकार होतो मुक्त व्यक्तीचे शरीर पडले तर त्याचे काय नुकसान होते त्याने पूर्वीच विज्ञानाच्या बळावर शरीर बाधित केलेले असते ज्याप्रमाणे पाण्यात येणाऱ्या लाटा एकमेकांवर आदळत फुटून जातात पण त्यामुळे जळाचा नाश होत नाही त्याप्रमाणे मूलत विकारीच असलेला देह जरी नष्ट झाले तरी त्यामुळे स्वरूपाची तीळभरही हानी होत नाही हे जाणवे अशा रीतीने विचार केल्यास कोणावरही दोष येत नाही असो नावाच्या देशात गादी नावाचा धर्मपरायला उद्या हो तो राजा सहवनात गेला सहवनात तेथे शंकराची आराधना करून त्याने कन्यारत्न प्राप्त केले त्याने तिचे नाव सत्यवती ठेवले ती कन्या वाढून रूप लावण्यवती चातुर्यखानी व महामती झाली एके दिवशी रुचिक ऋषी भृगू नावाच्या आपल्या पित्याच्या दर्शनास गेला त्याने पित्याला सदसवाने सद वंदन केले तेव्हा भृगू त्याला म्हणाले आजपर्यंत तुम्ही तपाचरण केलेत आता माझी आज्ञा मान्य करून गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर यज्ञांनी देवांना तोषवून पुत्राचे मुख पाहून मग तू वनात जा भृगूची ही आज्ञा मान्य करून रुचिकाने ध्यान लावून कन्या शोध घेतला तो सत्यवतीसारखी योग्य दुसरी कन्या त्याला आढळली नाही मग गाधीकडे येऊन त्याने कन्यादान मागितले गाधी राजा मनात गडबडला व काय करावी ह्याचा विचार करू लागला हा तर तपस्वी व दरिद्री वनात राहणारा ह्याला कन्या देऊन काय उपयोग माझी कन्या इकुलती एक सुकुमार व नाजूक हिला वनातील कष्ट कसे सोसतील तपस्व्यालाही योग्य नव्हे परंतु ह्याला परत पाठवावं तर हा तत्क्षणी कोपेल क्षणार्धात शाप देऊ नाम्हाला जाळून टाकील तेव्हा याला नकार न देता युक्तीने मागे फिरवावे त्यासाठी याच्यापाशी भलतेच मागावे हे बरे असा विचार करून राजाने रुचिकाचा सत्कार केला व त्याला म्हटले हे मुनी ही कन्या पाहून राजे भीड घालून मागणी करत आहेत म्हणून मी एक केला आहे जो भाग्यवान सहस्त्र कर्ण घोडे देईल त्याला मी ही कन्या देईल माझी ही प्रतिज्ञा तुम्हाला कशी साधेल हे ऐकून रुचिक राजाला म्हणाला मी तुला सहस्त्र शाम करण अश्वानुन आणून देईल ही कन्या मला दे आपले वचन फिरवू नकोस असे म्हणून रुचिकाने ध्यानात पाहिले की वरुणापाशी असे अश्वाहित। आहेत मग आकाश तो वरुणाकडे गेला व त्याला म्हणाला हे वरुणा मी रुचिक ऋषी पितृ पालन करून गृहस्थाश्रमाचा स्वीकार करण्यास सिद्ध झालो असून गादीची कन्या वधू योजली आहे परंतु एका गोष्टीसाठी अडून राहिल राहिली आहे ती तू ऐकलीस तर काम होईल राजाने एक पण केला आहे जो सहस्त्र शाम कर्ण अश्व देईल त्याला कन्यादान करावयाची ही गोष्ट तुझ्या हाती आहे वरुणा तुझे कल्याण असो मला शाम कर्ण दे ऋषीचे मागणी ऐकून वरुणाला भीती वाटली त्याने मनात विचार केला की हा तपस्वी आहे श्याम कर्ण न दिल्यास हा कोपाने शाप देईल तरी घोड्यांना मदिरा पाजावी म्हणजे मुनीला ते आवरणार नाहीत असा विचार करून होतो ऋषी ईश्वरा असं म्हणाला माझे श्याम करणं उन्मत्त आहेत त्यांना वळविण्याचे सामर्थ्य कोणामध्येही नाही तथापि तुमची इच्छा असल्यास मी तुम्हाला ते दाखवितो त्यांची गती वाऱ्याप्रमाणे आहे त्यांचे पाय भूमीला लागत नाहीत मनुष्य पाहिला की त्याला खाऊ येतात असे ते उन्मत्त आहेत त्यावर ऋषी म्हणाला तू मला ते दाखव मी त्यांना नेईन मग वरुणाने ऋषींना ते श्याम दाखविले ज्याच्या जवळ योग सिद्धी आहे अशा त्या ऋषीने अश्वांकडे नजर टाकताच चंचलपणा सोडून देऊन ते सर्व शांत झाले योग सामर्थ्य इतके प्रभावी की भयंकर अश्व नीट चालू लागले काही त्रास न होता मुनी अश्वांना घेऊन निघाला तो पूर्व पाण्यातून बाहेर पडला अश्व ज्या ठिकाणाहून बाहेर पडले ते अश्वतीर्थ म्हणून पवित्र तीर्थ प्रसिद्ध झाले ते गंगेत आहेत ऋषी अश्व घेऊन गाधी राजाकडे आला आणि त्याला म्हणाला राजा हे श्याम करण घे आणि आपले वचन बाळ तुझे कल्याण असो आता का उशीर लावतोस ऋषीचे ते अधूत महात्मे पाहून गाधीचे मन प्रसन्न झाले योगाचा आजच्या आठ सामर्थ्याचे वर्णन करणे शक्ती बाहेरची गोष्ट आहे तो मनात म्हणाला हा दरिद्री म्हणून मी अनुमान करत होतो आता ह्याचे सामर्थ्य पाहून कन्यादान करावे असेच मला वाटते ज्याच्या पाशी सर्व सिद्धी रांगतात त्याला काय कमी पडेल त्याला देवही अनुकूल होतात व उत्तम गती मिळेल हा माझा जावई झाला म्हणजे माझी कन्या कृतार्थ होईल व माझ्या वंशाचाही उद्धार होईल असा निर्धार करून सुमुहूर्त पाहून गादी राजाने ब्राह्म विवाह विधीने मुनीला कन्यादान केले मोठ्या थाटात विवाह झाला आणि सत्यवती आनंदित झाली राजकन्येचे पाणी ग्रहण करून मुनीही आनंदित झाला जिला देवकन्येची उपमा योग्य जिला पाहून सूर्यालाही भूल पडावी अशा सुंदर सत्यवतीला रुचिक तपस्व्याने वरले हे पाहून इंद्रादि देव म्हणाले हे अभिनव नवलत झाले योगाचे हे वैभव विलक्षण आहे असा तो रुचिकमुनी विवाह करून परमानंदाने तेथेच राहिला एके दिवशी गाधीराजा ऋषीच्या चरणी लागून म्हणाला हे योगिंद्रा माझ्या वंशाला पुढे संतती नाही त्यामुळे पीतर लुप्त पिंडोदक होऊन खाली पतन पावतील तुम्ही ऋषीश्वर सामर्थ्य संपन्न आहात तरी काहीतरी उपाय करावा मला तपस्वी उदार व पुण्यवंताचा पुत्र व्हावा त्याची कीर्ती त्रिभुनात आचंद्रार्क पसरावी त्यामुळे मला ऋणमुक्ती व सद्गती मिळेल असे म्हणून राजाने ऋषीला नमस्कार केला तेव्हा तो दयाळू रुचिक ऋषी राजाला म्हणाला राजा ऐक तुला परमसुखदायक असा एक पुत्र होईल मी आता पत्नीला घेऊन पित्याच्या दर्शनाला जातो ते ऐकून राजाने त्या दोघांना प्रेमाने बोलविले सत्यवतीला घेऊन ऋचिकमुनी रु... भृगुषींकडे आला व पित्याचे दर्शन घेऊन त्याला सर्व हकीकत सांगितली पुत्राची कीर्ती ऐकून व देवी समान सून पाहून ऋषींच्या मनाला फार आनंद वाटला पुत्राला आशीर्वाद देऊन त्यांनी त्याला आपले जवळ घेतले सत्यवती ही पाती शांतपणे राहू लागली ती राजाची कन्या भृगूची सेवा नित्य करून त्याला संतुष्ट ठेवू लागली तिचा स्वभाव पाहून मुनी श्रेष्ठ संतुष्ट झाला तो म्हणाला तुझा भाव पाहून माझ्या आनंदाला पारावार नाही मी प्रसन्न झालो आहे तुला पाहिजे तो वर मागून घे मी देईन मग सत्यवती हात जोडून नम्रप्राणे म्हणाली चित्त धर्माकडे स्थिर व्हावे वडिलांची सेवा घडावी हाच लाभ व्हावा इतर गोष्टींनी काय फायदा त्यावर भृगू म्हणाले हे तर खरेच आहे तुझी निष्ठाही तशीच आहे तथापि तुझ्या मनात जे असेल ते माग त्यावर सत्यवती म्हणाली अहो मामंजी माझी आई अपुत्रा म्हणून दुःखी आहे मीही त्याच स्थितीत आहे तरी तुम्ही आता कृपांवंत व्हावे तुमची कृपादृष्टी वळल्यावर दुःख गाठीला कसे राहील सुपुत्रपोटी येईल ही काही मोठी गोष्ट नाही आपली कृपा होताच चारही मुक्ती पायाशी ओळखतात मग तुच्छ खेदाला तेथे ते कसावं कोठून वाव राहील त्यावर भृगूंनी सुनेला सांगितले तुम्हाला पुत्र होईल जो उपाय सांगतो तो मनापासून करा ऋतुस्नात झाल्यावर परब्रह्माचे चिंतन करा तू अश्व जाऊन त्याची पूजा करावीस व त्याला आलिंगन द्यावीस तुझ्या मातेने त्याचप्रमाणे औदुंबराला आलिंगन द्यावे सांगितल्याप्रमाणे पुत्र करावी चरु संस्कृत करुण बाह्यमंत्राने मंत्र होऊन विप्र तो तू निर्धार धरून प्राशन कर त्यामुळे तुला ब्रह्मवर्चस्वी ब्राह्मण पुरशास्त्र संपन्न होऊन क्षेत्र मंत्रा आणि मंत्र ब्राह्मण देतील तो जो पुत्र तो उदार होईल त्याचा दरारा या भूमीवर फार मोठा असेल असे म्हणून भृगुऋच म्हणाले तू आता पत्नीला घेऊन श्शुरगृही जा तू माझे बोलणे ऐकले आहेसच तशी पुत्रकामिष्ठी करून चरुप्राशन करव त्यामुळे उभयतांचे संतान वाढेल भृगुंजी असे वचना ऐकून मुनी स्त्रीला घेऊन श्शुरगृही आला त्याने सासऱ्याला वडिलांनी सांगितलेली सर्व कथन केले गादी आणि रुचिक यांनी पुत्रकामिष्ठीथा या सांग केली परंतु चरुप्राशनाच्या वेळी एक चूक घडली मुलीचा चरू मातेने भक्षण केला व मातेचा चरू मुलीने त्रिकाल साक्षी भृगुणी ते ज्ञान चक्षुनी जाणले मग भृगुंनी तेथे येऊन म्हटले भुलून जाऊन हे तुम्ही काय केलेत चरुप्राशनात आलटापालट झाल्याने संताने सुने आता तुझा सूत पराक्रमी क्षत्रिय होईल आणि तुझ्या आईला होणारा मुलगा विख्यात महर्षी होईल हे ऐकून सत्यवती मनात अत्यंत दुःख करू लागली ती म्हणाली मी विप्रनारी झाले माझ्या पोटी क्षत्रिय न यावा माझा पुत्र वेद पारंगत ऋषी व तुम्हा सारखा भावा त्याला सर्व पंडितांनी मान द्यावा असा तो सुज्ञ व्हावा त्यावर भृगूंनी सांगितले आता हे घडणार नाही सुनेने पुन्हा पाय पडून पुत्र ब्राह्मण व्हावा अशी विनंती केली भृगू आता मंत्र फिरविला पुत्राला ब्राह्मणत्व येईल परंतु पौत्राला क्षत्रियत्व येईल सत्यवती म्हणाली पौत्राला क्षत्रियत्व येवो परंतु पुत्राला ब्राह्मणत्व यावे ते तुमच्या गोत्राला साजेल तथास्तु असे म्हणून ऋषी गेले गादी मनात म्हणाला ब्राह्मण पोटी येई नाका माझ्या कीर्तीला वाढविल असो दोघी गर्भिणी झाल्या त्यांना उत्तम डोहाळे लागले व त्या ब्रम्हज्ञानाच्या गोष्टी बोलू लागल्या गाधीला संतोष झाला दोघींचे पुनसंबनादी संस्कार यथाकाळी झाले नऊ महिने पुरे होता दोघींनाही पुत्ररत्ने झाली मग जातकर्मे करून ब्राह्मणांना धनवस्त्री दिली ब्राह्मणांनी जातक वर्तविले की हे ऋषी होतील सत्यवतीचा पुत्र जमदग्नी परमबुद्धिवंत झाला त्याला सर्व मानत साक्षात शंकराने भूमीवर धर्माची स्थापना करण्यासाठी हा अवतार घेतला पतीव्रता सत्यवतीची थोर भक्ती पाहून प्रसन्न होऊन शंकराने ऋषीरूपाने अवतार धरला गादीचा पुत्र विश्वामित्र नावाने प्रसिद्ध झाला तो परमपवित्र गायत्री मंत्राचा द्रष्टा झाला तो क्षत्रियाचे क्षत्रिया तरी चरुसंस्कारामुळे अंतरी ब्राह्मणत्व ठेवून विप्र होण्याचा त्याने प्रयत्न चालविला सर्व ऋषींना विनवून स्वतःला ब्राह्मण करण्यासाठी त्याने म्हटले तेव्हा ऋषी म्हणाले आम्ही वसिष्ठाचे वचन मानू मग वसिष्ठांना विनवून साठ वर्षे तप करून विश्वामित्र ब्रह्म म्हणून प्रख्यात होहिलापरमहंसपरीवराजकाचार्यव श्री श्री श्रीमत्सगुरुदेव वासुदेवानंद सरस्वती विरचि श्री दत्तमहात्मेअष्टादशोध्याय गुरुदेव दत्तार्पणमस्त तादशी वल्लभ नी दत्ता